सर्ग सहा श्री वाल्मिकी पुढे म्हणाले वसिष्ठ मुनींचे भाषण ऐकून राजा दशरथित किंचित काल संदेहात आणि खेदात राहिला रामाच्या खिन्नतेचे कारण आपल्याला केव्हा कळेल हाच विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा अंतपुरातील त्याच्या राण्यांची ही स्थिती अशीच खिन्न झाली होती रामाच्या वर्तनावरून त्याच्या खिन्नतेचे कारण कळेल या हेतूने त्याच्या वागण्या त्या राण्या बारकाईने लक्ष ठेवून असेल या सुमारास विश्वामित्र या नावाने प्रसिद्ध असलेला एक महर्षी अयोध्यापती दशरथ राजाला भेटण्यासाठी म्हणून त्या अयोध्यानगरीत आला तो महर्षी एक यज्ञ करीत होता आणि माया वीर्य आणि बल यांनी उन्मत्त झालेले राक्षस त्याच्या त्या यज्ञाचा विध्वंस करीत होते त्या धर्मकार्याचे संरक्षण करून ते निर्विघ्नपणे पार पडण्याचे सामर्थ्य त्याच्या ठाई नसल्यामुळे तो बुद्धिमान विश्वामित्र अयोध्येला दशरथ राजाची भेट घेऊन राक्षसांचा नाश करण्याची योजना ठरवण्यासाठी तो आला होता दशरथ राजाची भेट घेण्यासाठी तो महर्षी राजमंदिराजवळ आला आणि तिथे असलेल्या द्वारका द्वारकाक्षणा म्हणाला कुशिकाचा नातू आणि गाधीचा पुत्र जो विश्वामित्र तो दर्शनासाठी आला आहे असं राजाला कळवा विश्वामत्रा ते, ते भाषण ऐकून द्वार, द्वार रक्षक अत्यंत गडबडीने राजमंदिरात गेले आणि त्यांनी आपल्या प्रमुखाला विश्वामित्राच्या आगमनाची वार्ता कळवली मग तो प्रमुख राजे राजदरबारात आला त्याने सभेमध्ये स्थानापन्न झालेल्या दशरथाला म्हटलं महाराज बालसूर्याप्रमाणे अंगकांती असलेला अग्निज्वालाप्रमाणे तांबड्या रंगाच्या जटाधारण करणारा एक तेजस्वी मुनी राजद्वारात आला त्याच्या ठाई असे काही विलक्षण तपसते आहे की सर्वत्र सुवर्ण फेकले म्हणजे जशी ती जागा शोभयमान होते तशी राजमंदिरा तिची जागा त्या मुनिवयाच्या तेजाने प्रकाशमान झाली त्या मुनीचे नाव विश्वामित्र असेल द्वार रक्षकांच्या प्रमुखाचे ते, ते बोलणे ऐकताच राजा दशरथ सिंहासनावरून उतरला लगेच मंत्री आणि सामंत यासह वशिष्ठ आणि वामदेव यांनाही बरोबर घेऊन बाहेर ज्या ठिकाणी विश्वामित्रमुनी होते त्या ठिकाणी तो राजा येऊन पोहोचला राजद्वारात उभ्या असलेल्या विश्वामित्रमुनीचे महान ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज पाहून हा सूर्यच काही एका कारणाने पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला आहे असे दशरथ राजाला भासले वार्धक्य आणि तपससामर्थ्य यांच्या योगाने वृक्ष झालेला जटा त्याच्या खांद्यावर रुळत असल्या कारण नेतो ते मुनिमर्य म्हणजे सायंकाळच्या अभराने युक्त असलेला एखादा पर्वतोच की काय असे दिसत होते त्यांची मुद्रा शांत होती पण तेज उग्र होते त्यांच्या अंगकाती त्यांचे अवयव दर्शनीय आणि प्रगल्भ होते परंतु त्यांच्या मुखावर तपश्चर्याचे तेज असे झळा होते कि सूर्य तेजाप्रमाणे ते तेजही असते त्यांच्या दर्शनाने कोमळता आणि भयानकता प्रसन्नता आणि उग्रता अशा परस्पर विरोधी भावना निर्माण होत होत्या त्यांच्या हातात कमंडलो होता त्यांची वृत्ती प्रसन्न होती त्यांचे मधुर नेत्र लोकांवर अमृताचा वर्षाव करीत असल्यासारखे भासत होते त्यांनी यज्ञपय धारण केलेले होते त्यांच्या भोय धवल आणि होता होत्या त्यामुळे पाहणाऱ्या मनात त्या, मना त्या विस्मय निर्माण करीत असल्याचे <स्थाथा> विश्वामित्रमुनिना दुरून पाहताच राजा दशरथाने त्यांना प्रणाम केला त्यावेळी तो राजा इतका वकला की त्याच्या डोक्यावरील मुकुटातील मण्याच्या माळा जमिनीवर लोळल्या विश्वामित्रमुनिनेही त्या पुण्यशील आणि पराक्रमी दशरथ राजाचे मधुर आणि उदार अशा वचनाने अभिवादन केले दशरथानंतर वशिष्ठांनी प्रमुखांनी आणि ब्राह्मणांनी अत्यंत आदराने विश्वामित्र मुंचे स्वागत करून त्यांची पूजा केली नंतर दशरथराजा म्हणाला काहीच कल्पना नसताना आपणासारख्या तेजस्वी मुनिओ आम्हाला दर्शन घडले आणि ज्याप्रमाणे सूर्याच्या दर्शनाने कमलाना आनंद होतो त्याप्रमाणे आपल्या दर्शनाचा अनुग्रह झाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत अहो मुनिओ आपल्या दर्शनाने आम्हाला शाश्वत आणि अविनाशी सुखाची प्राप्ति झाली आपण आम्हाला दर्शनाचा हा जो लाभ दिला त्यामुळे आम्ही सर्वार्थाने कृतार्थ झालो अशा रीतीने विश्वामित्रमुनींची प्रशंसा करीत दशरथ राजा महर्षी इत्यादी सर्वजण सभास्थानी येऊन आपापल्या आसनावर विराजमान झाले तपस्सामर्थ्याने विश्वामित्रांच्या ठाई निर्माण झालेले तेज पाहून दशरथ राजा मनाने भयग्रस्त झाला असला तरी बाह्यता आनंद झाल्याचे दाखवित त्याने स्वतः विश्वामित्रमुनींची अर्घ्यपूजा केली आणि त्यानं प्रदक्षिणा घातली दशरथाने केलेली सन्मानपूजा स्वीकारल्यानंतर शास्त्रविहित विधीने त्या विश्वामित्रमुनी राजाला कुशल प्रश्न विचारून त्याचा यथायोग असा गौरव केला त्यानंतर प्रसन्नचित्ताने वसिष्ठांजवळ जाऊन विश्वामित्रांनी वसिष्ठांची यथाशास्त्र पूजा केली आणि त्यांचे कुशल विचारले मग वसिष्ठांनी विश्वामित्रांची आनंदाने पूजा करून त्यांना कुशल प्रश्न विचारले अशा रीतीने आपापल्या असणार बसून ते मुनी परस्परांना कुशल प्रश्न विचारित आहेत तोच दशरथाने पाद्य आणि अर्घ्य यांनी बुद्धिमान विश्वामित्रांची पूजा यथाशास्त्र केली आणि त्यांना अनेक गायी अर्पण केल्या त्यानंतर विनयपूर्वक हात जोडून विश्वामित्रांपुढे उभारवून दशरथाने त्यांना उद्देशन बोलण्यास आरंभ केला दशरथ म्हणाला हे भगवन आपल्या आगमनाने आपण माझ्यावर फार मोठा अनुग्रह केलाय ज्याप्रमाणे एखाद्याला अकस्मात अमृताची प्राप्ती व्हावी पर्जन्य न होणाऱ्या प्रदेशात अचानक पर्जन्यवृष्टी व्हावी अथवा एखाद्या अंधाला एकाएकी दृष्टी प्राप्त व्हावी त्याप्रमाणेच आपल्या आगमनाने माझी स्थिती झाली आहे एखाद्या पुरुषाला योग्यशी स्त्री पत्नी म्हणून मिळाल्यावर आणखी पुढे काही दिवसांनी पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वप्नात एखाद्या याचक द्रव्यहीन माणसाला धनलाभ व्हावा तशीच हुबेहूब माझी स्थिती आपल्या आगमनाने झाली आपल्या आगमनामुळे जणो काही एखादी इच्छित वस्तू वियोगानंतर पुन्हा प्राप्त व्हावी आपला एखादा आपता अचानक येऊन भेटावा अथवा नष्ट झालेली एखादी वस्तू आकल्पित रीतीने पुन्हा परत लाभावी असेच वाटत आहे आकाशात संचार करायला मिळाल्यामुळे किंवा मृत व्यक्ती जिवंत झाल्यामुळे जसा एखाद्याला अतिशय हर्ष होईल तसाच हर्ष आपल्या आगमनामुळे मला झालाय त्यासाठीच हे महामुने मी आपले स्वागत करतोय मनुष्याला सत्य लोकात जर वास्तव्य करायला मिळाले तर त्याला मोठा आनंद होणार नाही का मुनिमहाराज आपल्या आगमनामुळे मला तसाच मोठा आनंद होत आहे हे मी अगदी खरे सांगतो मुनिवर्य आपली काय इच्छा आहे आपले कोणते काम मी करावे यासंबंधी आपण आज्ञा करा अहो मुनिश्रेष्ठ आपली योग्यता खरोखर फार मोठी आहे आपण पूर्वी राजर्षी म्हणून संबोधले जात होतात आता भा ब्रह्मी पद प्राप्त करुण है। आपन मला सर्वस्वी जा है। गंगा केला कर शांतता लिया दर्शना मुच्छा भय क्रोधवशता दुखमयता अंतकरण उत्तम अशा क्षेत्रामध्ये गेल्यावर मनुष्याची पातके नाहीशी होतात किंवा ग्रहणानंतर ज्याप्रमाणे चंद्रबिंब स्वच्छ आणि स्पष्ट दिसू लागते त्याप्रमाणे आपल्या दर्शनाने माझी स्थिती झाली ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर मनुष्याची जी स्थिती होते तीच आज आपल्या आगमनामुळे माझी झाली आपल्या येण्याने प्राप्त झालेल्या पुण्याने मी आज पवित्र झालो असून माझे जीवितही याचमुळे सफल झाले चंद्रदर्शनाने समुद्राची जी अवस्था होते तीच आपल्या दर्शनाने माझी अवस्था झाली आपण येथे आल्यावर मी आपली यथाशास्त्र पूजा केली आणि नंतर जेव्हा मी आपल्याला नमस्कार केला तेव्हा अंतर्मुख होऊन मी मला स्वतःला नमस्कार करतो आहे असे मला वाटले अहो मुनिवर जो हेतू मनात ठेवून किंवा ज्या कार्यासाठी म्हणून आपण येतपर्यंत आला आहात ते आपले कार्य झालेले आहे असेच आपण निसंशय माना आपण मला सदा सर्वदाच मान्याच। मान्यच आहात आपल्या कार्याविषयी आपण चिंता करण्याचे काहीच कारण नाही कारण कोणालाही अशक्य वाटणारी गोष्टही मी आपल्याकरता करायला सिद्ध आहे आणि आपणाला देता येणार नाही अशी कोणतीच वस्तू माझ्याबरोबर नाही आपण माझे परमदैवत आहात आणि त्यामुळेच कार्याविषयी आपण चिंता करण्याचे सोडून द्यावे दशरथ राजाचे हे श्रवणीय आणि नम्रता परिपूर्ण आणि मधुर भाषण ऐकून ज्यांचे गुण आणि ज्यांचे तप ही सर्वत्र विख्यात आहेत अशा त्या मुनीश्रेष्ठ विश्वामित्रांना परमश्रेणीचा हर्ष झाला इतिश्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे षष्ट सर्ग